निवृत्त करतात अज्ञान सापेक्ष ज्ञानबंध करतात कारण सोहमवृत्ती जर शिल्लक असेल त्या वृत्तीशी जर मनुष्याच तादात्म्य असेल तर ती वृत्ती गुणात्मक त्या गुणात्मक ज्ञानाशी सतत तादात्म्य समजाय करायचं सातत्य त्या वृत्तीच्या अजून आवृत्तीत आहे ते ज्ञान अजून परिपक्व दशेला आलं नाही तर तोही एक प्रकारचा बंध आहे त्या वृत्तीशी सतत तादात्म्य असण ती शिल्लक राहणं त्या वृत्तीची अजून परिपक्व अवस्था होण अवशेष राहणं हा लेश आहे ती अविद्या तो अविद्या लेश कधी नष्ट होतो तीच वृत्ती ज्यावेळी परिपक्व दशेला प्राप्त होते त्यावेळी तोही एक प्रकारचा बंधन श्री गुरु कृपेने निवृत्त होऊन तो परब्रह्मरूपतेला प्राप्त होतो याचं नाव आहे अवितेच वाचे पूर्ण ऋण फिटल शेष ही आता शिल्लक राहिला नाही वाचा अजून त्यात गमत्य माणसांचा रूपाने ज्ञान होऊ नये तलाय त्यान त्या ब्रह्माचं सामान्य रूपाने लोकांना जर ज्ञान झालं नसतं सामान्य रूपाने म्हणजे सर्वांच्या हृदय देशी मी अमु हे ऐसे बुद्धी स्फुरे अहनिशे ते वस्तू का नाही सामान्य रूपाने असं माणसाला जे ज्ञान होतं त्या सामान्य रूपानं ते ब्रह्माचं ज्ञान होतं म्हणजे ब्रह्म भासत आहे तरी सुद्धा माणसांची प्रवृत्ती काय ब्रह्म नाही व मला भासत नाही त्याला सांगितलं मी मी या रूपाने कोणाचं भान होतो तुला हे भान त्या परब्रह्माचंच आहे त्या देवाच आहे पण त्याला हे कळत नसल्या कारणाने मूढ लोक त्यांना असत्वापादक आवरणही असतं आणि आभानापादक आवरणही असतं आनानंदापादक आवरणं असतं हे स्पष्टच आहे कारण तो विषयाच्या पाठीशी ज्या अर्थी आनंद प्राप्तीसाठी लागलाय त्याचा अर्थच असा की त्याला अनानंदापादक नावाचं आवरण खास आहे स्वच्छ दिसण्याजोग आहे तेव्हा या तिन्ही प्रकारच्या आवरणाने तो युक्त असतो आणि म्हणून तो म्हणतो ब्रह्म नाही व मला भासत नाही आणि अशा या भ्रमामध्ये तो राहतो दुसरी गोष्ट त्यामध्ये सूक्ष्म अशी आहे की जे काही शब्द ज्ञानी आहे ज्याने काही अध्ययन केले जे पढिक आहे त्या पढिकांचा जर आपण विचार केला तर हे पढिक लोक असं म्हणतात की आम्हाला आम्ही ब्रह्मज्ञान संपादन केलं आम्ही अध्ययन केलं आम्ही श्रवण आदी केलं आम्ही ज्ञान संपादन केलं समन्वयपूर्वक आम्ही ज्ञान संपादन केलं आता आम्ही त्या ब्रह्माला जाणणार ब्रह्म जाणणार म्हणण्यापेक्षा त्या पैसे निघताळ आणि शेवटी एका क्षणामध्ये हे ब्रह्मज्ञानी अर्थात कौसात कथाकथित आणि परोक्षज्ञानी थोडक्यात जे परोक्ष शब्द आहे त्या परोक्ष शब्द असं वाटतं की मला ब्रह्म कळलं काय ब्रम्ह त्या बघा हीच गोष्ट उपनिषदाने ही प्रतिपादन केले माऊलीने पण प्रतिपादन केले उपनिषद म्हणतात ज्याने जाणलं नाही म्हणतो त्याने जाणले आणि जो जाणलाय म्हणतो त्याने काही जाणलं नाही ज्ञानेश्वर मौली पण असं ते झालो आहे सा जो तो काहीच नाही जो म्हणतोय मी झालो म्हणून समजावं की याला कळलं नाही म्हणजे का त्याच कारण आहे शब्द शब्द ज्ञानामध्ये ब्रह्म परोक्ष माझ्यावर भिन्न आहे आणि त्याला मी ओळखल म्हणतो ब्रह्म मला कळलं म्हणण्यामध्ये काय करत आहे शब्द ज्ञानामध्ये ब्रह्म आपण ब्रह्माविषयी साक्षात अनुभवती स्वरूप असलेल्या ब्रह्माविषयी ब्रह्मा जसं जनसामान्यांना सामान्य रूपाने ब्रह्माची प्रती येत असूनही मला ब्रह्म भासज असं म्हणतो त्याप्रमाणे हे परोक्ष ज्ञानी हे काय म्हणतात कि मला ब्रह्म कळलं मला मी सच्चिदानंद ब्रम्हरूप आहे असं मला ज्ञान झालं या गणण्यामध्ये ब्रह्माची अशी स्थिती होते की ज्ञानाचा ब्रम्ह विषय आहे ज्ञेता धर्माने युक्त आहे हाही एक ब्रम्ह ब्रम्ह त्याच्यामध्ये असं दिसून येतं आणि ब्रम्ह मला कळलं मी माझ्यावर ब्रम्ह परोक्ष होत ते मला कळलं म्हणजे ब्रह्माविषयी ब्रह्म परोक्ष आहे व ते मला कळलं असं वाटणं यामध्ये ज्ञान विषय धर्मवान ब्रह्म आहे अशा प्रकारची भ्रांती त्याच्या ठिकाणी राहते त्याचं कारण ब्रह्म जे नित्य उपलब्ध स्वरूप आहे जे स्वयंप्रकाश रूप आहे जे त्याच नित्य उपलब्ध आत्मरूप आहे नित्य परोक्ष ब्रह्माविषयी परोक्ष वाटणं स्वयंप्रकाश असलेलं ब्रह्म नियता अवच्छेदक धर्मानियुक्त आहे असं वाटणं ते माझ्या ज्ञानाचा विषय होता असं वाटणं हाही एक प्रकारचा भ्रमच आहे इतकंच नव्हे तर मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे अशा वृत्ती रूप ज्ञानात जर तो राहील तर ती वृत्ती राहणं अविद्यालेश आहे असा त्याचा थोडक्यात अर्थ चार दिवस मी लाकडे आपल्यावर त्रासून उठली खरं तर काय व्हायला पाहिजे पूर्ण बोधाची परिपक्व दशा झाली म्हणजे बोधाने द्वैताचा निराश होतो आणि तो बोधही स्वतः आणि नाहीसा होतो जर बोध द्वैत निराश करून शिल्लक राहील तर तोच आणि अविद्या देश आहे समजा वास्तविक नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव रूप असलेल्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या आणि अविद्या कार्याचा आरोप हा कधीही संभवनीय नाही असणं शक्य नाही असं जगताच्या त्रैकालिकाभावाधिकरण रूपाने जर त्या परब्रह्माचा मनुष्याला साक्षात्कार होईल मात्र मात्र चार देहरूपी लाकडे आपल्यावर त्रासून उठली आणि त्याने ज्ञानाने प्रवेश केला तेथे ती जळून गेली जळून गेली तरी गोंधरूप भस्माचा लेश येथे उलट होतो पाण्यात टाकलेल्या कापू जरी स्थूल रुपाने दिसला नाही तरी तो बंद रुपाने जमिनीवर रूपाने असतेच किंवा आपली छाया जरी माध्यान काळी वेगळी दिसली नाही तरी ते आपल्या पायाखाली सूक्ष्म रूपाने आहे त्याप्रमाणे शाहीर न राहणं म्हणजे ते आपल्या वास्तव स्वरूपामध्ये विलीन होणं त्याचं नाव आहे राहण दर्श हो राहण्यामध्ये दर्शवलेलं आहे पण पायातळी ती हरपली पाहिजे पायातळी असणे अविद्यालेश असणे पायातळी म्हणजे आपल्या वास्तव बर ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी ते विलीन होणे म्हणजे अविद्यालेश न राहणे दृष्टांतात तेवढं उन राहिलं तरी त्याचं विशेष नव्हतं लोटांगण एक तळी हरपत असे म्हणण्यामध्ये काय सांगितलं की लोटांगण घातल्यानंतर ती आपल्या अंगाखाली अडकलेली असते याचा अर्थ आपण परब्रम्माला अभेदत्वाने जाणलं म्हणजे छायारूपाने सांगितल्याप्रमाणे देहाची मिथ्यात्वाने प्रती येणे हे सुद्धा उपयोगाचे म्हणजे मला देह दिसतो पण म्हणजे मिथ्या आहे मिथ्या दिसतोय ना शेवटी ते सुद्धा म्हणायला शिल्लक वाव राहिला नाही त्यालाही अवकाश आहे नाहीतर लोक म्हणतातच नाही जगत मिथ्या ना, ना, ना ना का असे ना पण दिसतंय ना मिथ्या म्हणा पण आहे म्हणजे त्यांचा परिश्रुती आहे कडे असतो आमचं काय म्हणणं आहे ब्रह्माचं पण मिथ्या तो आहे जगताचं कुणाच कुणाला जाऊ नका आहे म्हणजे अस्तित्व आहे परब्रह्माचं ते तुम्ही जगताला कशाला लावताय त्याचंच तर नाव आहे अन्योन्याध्यास अन्योन्याध्यास म्हणजे काय आहे रूप आहे ब्रह्म जगताचा आहे अभाव म्हणजे सत्य ब्रह्म असताना जगत सत्य आहे असं वाटणं वा आहे असं वाटणं आणि ते जगताच असं वाटणं आणि जगत वास्तविक नाही ते मिथ्या आहे पण नाही याचा आरोप त्याच्यावर झाले रह। मग परस्पराचा परस्पराच्या ठिकाणी झालेला हा आरोप अध्यास यामुळेच तर मनुष्याला देव नाही आणि जग आहे व ते सत्य असं वाटत असतं त्याचाच हा पुन्हा पुन्हा अनुवाद करीत असतो जास्त थोडा बुद्धिमान असल्या हे एक प्रकारच बातुर्य कोणतं आहे ना ते दिसत आहे ना अरे दिसणं हे जसं तुला सत्यतेच लक्षण वाटत ते दिसणंच मिथ्यात्वाचं लक्षण आहे असं भासमान तर मिथ्या ना असं तासून जे प्रती दिले येत ना त्याला तर मिथ्या म्हणतात अजिबात त्याची प्रती आली नसती तर त्याला वंद्या पुत्रासारखा सांगितलं असतं आम्ही म्हणजे शास्त्र करायला तर तसं नसून येत नाही आणि शिल्लक राहिले नाही जरी द्वेताचा अभ्यास केला तरी जीवाचे पारमाणिक स्वरूप जो परमात्मा त्याच्याविषयी मी आता परमात्मरूप आहे असा बोल असतो तोच या चारी वाचांचे ऋणांचा शेष आहे आसना, आसना जा जा ने ने आता होतो की हे जे ऋणशेष आहे हे ऋणशेष शेवटी राहणार का जाणार हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे जसं सोळाव्या अध्याय माउलीने की गुरुकृपेने दिसणं आणि न दिसणं निवृत्त होत त्या पद्धतीने इथे महाराज सांगतात याच्या निवृत्तीला गुरुवंदन गुरूंची कृपा हे त्याला मुख्य साधन आहे असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज आपल्या अनुभवानं सांगतो कारण मागे दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी मौलीने ही गोष्ट स्पष्ट म्हटली आता ज्ञानदेव म्हणे श्री गुरु गुरुप्रणामी येणे फेडिली वाचारुणे चौही वाचांची चौही वाचांची वाचारुणे गुरुप्रणा येणे गुरुप्रणामी मेडी ते मी निवृत्त करण्याकरता केवळ श्री गुरूंचं वंदन केलं या व्यतिरिक्त दुसरं मी काही केलं नाही असं महाराज आपल्याला स्वच्छ सांगताय त्याचं कारण महाराज असं म्हणतात की जे जे आपल्याला स्वरूप प्रतितीला येतं नाम रूपाधिकाच्या रूपाने आणि मी करताय भोगताय अशा रूपाने ते हो हम या रूपाने जी प्रती येते ही प्रतिती अविद्या कार्य असल्या कारणाने आपल्याला प्रतिती येते या प्रतितीमध्ये जर मनुष्य म्हणजे श्रवण इत्यादी साधनांचा अवलंब करीत तर साधन चतुष्टी संपत्तीने श्रवणादिकांच्या साधनाच्या अवलंबाने मनुष्या आला मी ब्रह्मरूपायचं ज्ञान होऊ शकतो आणि अशा ब्रह्मरूप ज्ञानाने अर्थात वृत्तीज्ञानाने अविद्येची निवृत्ती होते कुणी असं म्हणेल की मी त्या जा परब्रह्माला जाणून चरणाला शरण जाऊन आणि मी आता हे वाचारणं जे आहे हे मी आता निवृत्त करणार महाराज म्हणतात श्रीगुरूला शरण जाऊन मी स्वतः श्री गुरु शरण स्वतः श्री गुरुना शरण गेलो आणि अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्तीचा तर अत्यंत अभाव असल्या कारणाने अभिन्नत्वाने जर मी गुरुना शरण गेलो तर तिथे या कोणत्याही आविद्येचा व कार्याचा लेश नसल्या खरी तात्त्विक अविद्या निवृत्ती व ऋणनिवृत्ती त्यावेळी झालेली असते तोपर्यंत अविद्या निवृत्ती होत नाही गुरुचरणाला शरण जाणं गुरुचरण म्हणजे गुरु स्वरूप गुरुंचं गुरु गुरु गुरु मुख्य स्वरूप आहे की जिथे स्वगतादी भेदांचा अभाव आहे त्रैकालिक अत्यंत आहे त्याला अभिन्नत्वानं शरण जाणं अभिन्नत्वाने शरण केल्यानंतर जर त्या स्वरूपाच्या ठिकाणी या जगताधिकांचा व त्याच्या कारणाधिकांचा अत्यंत आहे मी जर तत्स्वरूप झालो तर तिथे अविद्यावर तत्कार्य असलेल्या की ज्ञानरूप वृत्ती असो का देहाकार वृत्ती असो या सर्वच वृत्तींचा अभाव असल्या कारणाने कोणतीही वृत्ती शिल्लक राहत नाही ही खरी गुरु शरणात हे खरं गुरुचं स्वरूप त्या गुरु चरणाला त्या चरण कमला आपण शरण जाणं म्हणजे अद्वैत बोध रूपाने नाही अद्वैत ना। बोध हे निवृत्त होऊन मात्र स्थिती रूपाने शिल्लक राहणं हेच गुरुचरणाचं स्वरूप असल्या कारणाने स्वरूप शिल्लक राहणे शिल्लक राहिले नाही असं म्हणायचं सर्व धर्मविवरची स्थिती प्राप्त होते कोणी म्हणेल का हो असं तुम्ही बोलला हे तरी कसं काय अरे बाबा हे बोललं आम्ही बोललो खरं पण हे बोलणं जरी असलं तरी उत्ती मात्र हे फक्त बोलणं मात्र आहे यापेक्षा याला विशेष महत्व हे बोलणं हे सुद्धा तिथे निवृत्त झालेलं असतं स्वानुभवाच्या ठिकाणी कोणत्याही वाणीची केव्हाही प्रवृत्ती होत नाही वाणीची वो वाणी कारण असलेल्या अविद्या देशाची तिथे पूर्ण निवृत्ती झालेली असते पुणे असं म्हणेल तर समजावं हो की गुरु शरणागती वाचून याचं जर कोणी व्याख्यान करील तर ते एक प्रकारचं वाकचातुर्य पांडिर्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर म्हणत असत नेहमी की जर अशा अवस्थेला मनुष्य पावला नाही तर तो, तो तु जरी तु तो झाला असे पण तरीशी शब्दाचे पांडित्य एवढ्यामध्ये तो प्राप्त राहील यापेक्षा त्याच्या पुढे तो जाऊ शकणार नाही इतकंच नव्हे कुणी जर असं म्हणेल की मी आता सुखी झालो मी माझ्या सुखरूपतीला प्राप्त झालो मी आता सचिदानंद रूपाने आहे तर हाही एक प्रकारचा वाणीचा बोलण्याचा आणि बोलण्याच्या रूपाने असलेला अविद्येचा हा लेश आहे शेष आहे तो अविद्या शैषक आहे असं आपण समजा यद्यपि विवेकाधिकांचा श्रवणाधिकांचा लाभ करून अविद्या निवृत्त होणं ही गोष्ट जरी खरी आहे तरी सुद्धा त्या अविद्येच्या निवृत्तीबरोबरच सापेक्षा असलेली ही वृत्ती सुद्धा निवृत्त होण्याची गरज आहे हे या प्रकरणात जास्त बारकावेने ध्यानात ठेवण्याची गरज आहे कारण वृत्तिनिष्ठ राहणं त्या वृत्तीवर सतत आरूढ राहणं एक ज्ञानाचा बंध आहे हे फारांच्या लक्षात येत नसल्या कारणाने हे सत्व रूप असल्या कारणाने हे सत्वगुणात्मक वृत्ती असल्या कारणाने तिच्याविषयी माणसांचा हा ऋणशेष ही शिल्लक राहू नये मला आता सुखाची उपलब्धी झाली असं म्हणणं ही सुद्धा एक प्रकारची त्या अविचीच वृत्ती असल्या त्याही वृत्तीचा आणि विनाश होऊन श्री गुरुला जो मनुष्य शरण जातो म्हणजे कसा शरण जातो अभिन्नत्वाने शरण जातो स्वगत सजातीय असे जे श्रीगुरु त्या श्रीगुरु परब्रह्म स्वरूपाला शरण जाणं म्हणजे त्यांच्या त्या का स्वरूपामध्ये वृत्तीसहित विलीन होणं याच नाव आहे सर्वथा ऋणमुक्तीही भे त्यावेळी सर्वतोपरी ऋणमुक्ती झाली असं समजा ही खरी ऋणमुक्ती श्रीगुरु देतात असली ऋणमुक्ती देणं कोणाच्याही हाती नाही हे फक्त श्री गुरुंच्या निवृत्त होणं शक्य नाही म्हणून ते मी या पाया पडोनी सोडविले ते मी श्री गुरूंना अभिन्नत्वाने नमन करून सोडवलेले आहे असं महाराज म्हणतात बरोबर आहे शेवटची जी संजीवन समाधी त्यांनी घेतली काही नाही समाधी जी घेतली ही संजीवन समाधी संजीवन समाधीच समाधी धारण केली म्हणजे पुन्हा वृत्तीवर मी येणार नाही त्यावेळेस कालचं मागणं मी सांगितलं ना की मौलीने आपल्या गुरुना हेच मागणं मागितलेशे की वृत्ती सहित मज लपवी म्हणजे शून्य नाही वृत्ती जी वृत्ती रूपाने होती ती वृत्ती रूपाने न राहता वृत्ती सहित मज लपवी निवृत्ती पदोपदी होवी निवृत्ती म्हणजे स्वतः सर्व निवृत्त स्वरूपाने जे तुम्ही विराजमान आहात त्या निवृत्ती स्वरूपाने मी सदा राहावं अशा स्थितीने मी असावं निवृत्ती पदोपदी गोवीझी मन चरणीतील माझं मन हे तुमच्या चरणी म्हणजे तुमच्या स्वरूपी राहील म्हणजे अभिन्नत्वाने राहील बाबा बाळ चंद माझा एवढाच एक अनुपदी धरण असे तुम्ही माझे गोसावी स्वामी आहात तुम्ही माझ्यावर एवढा आणि उपकार करा असं म्हणून त्यांना वंदन केलं आहे हे सरते शेवटचं वंधन आहे आणि हे वंधन मात्र ऋणशेष निवृत्तीचा उपाय आहे लोक आम्हाला असं विचारतात एका पूरपुरुषांनी मला मागे असं विचारलं होतं की महाराज जर आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि श्रुतीवाक्याने जर मनुष्याला प्रमाण वाक्य असल्या कारणाने ब्रह्मस्मित्या होत असत तर हो या गुरुकृपेची गुरु गुरु आवश्यकता पुन्हा कुठे पडते समजा आम्ही त्यांच्याकडे श्रवण म्हणा इतपत आम्ही थांबलो पण त्याच्या पुढे अजून गुरुकृपेची गुरु गुरु आवश्यकता कधी भासते का तर त्यांना उत्तर दिलं ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्याय आता दिसणे न दिसणे दिसणे नसी मावळवी या शब्दामध्ये माऊलीने गुरुकृपेचं वर्णन केलं ज्यावेळी वृत्ती निर्माण होते ती वृत्ती शिल्लक राहते त्यावेळी तो वृत्तीरूपी एक प्रकारचा बंध आहे तो बंधनिवृत्तीसाठी मग काय होईल या बंधनिवृत्तीसाठी दुसरं दुसऱ्यासाठी तिसरं असं वृत्ती ज्ञानाची गुन्हा वरचेवर वरचेवर आणि तुम्हाला अपेक्षा लागेल मनस्थारिक दोष त्याच्यामध्ये निर्माण होतील तेव्हा ती वृत्ती खरी निर्माण व्हावी ती परिपक्व व्हावी व निवर्त्य काहीही नसल्या कारणाने ती वृत्ती निवृत्त व्हावी इथे गुरूंची कृपा लागते की हे निवृत्त होऊन तर स्वरूप श्री गुरु चरण म्हणजे श्री गुरु स्वरूप शिल्लक राहणं हेच गुरुंची कृपा म्हणून वेगळी अजून कोणती म्हणायची नाही तर त्यावेळी गुरु कृपेची खरी आवश्यकता आहे असं त्यांना मी सांगितलं तर त्याचं उदाहरण त्यांना सांगितलं ज्याने शेवटी ते म्या पाया पडून सोडविले असं स्वच्छ म्हटलेलं आहे केला तरी म्हणजे स्वगत सजातीय विजातीय किंवा सर्व भेद विवर्जित अशा परमेश्वराशी एक रूपाने राहणं त्यांच्या स्वरूपाने पाय शब्दाचा अर्थ स्वरूप पाया पडणे म्हणजे त्या स्वरूपाला प्राप्त होणे या पायाडण्याने मी ते सुटलो नाही तर हे काठी घालतात हे पाया सोडविले नाही कारण कपट गर्भ मना सारखे नव्हे काठी पेक्षा अजून जास्त जोराने पडणार आहे पण अशा पाया पडण्याने हे ऋणशेष मिळणार नाही वाणींच्या मरण्याने जर हे संपत नाही तर शरीराच्या पडण्याने हे संपणार आहे काय बाबा हे शरीराचं पडणं हे अंतर्मुख जी आता मी ज्या पाया पडण्याचं वर्णन करतोय त्याचंही उपलक्षण आहे या पाया पडण्यामध्ये ज्याप्रमाणे अंगचोरपणा कुठे नाही सोन्याची काठी एक जात तिथून तिथून जशी पडली म्हणजे आपल्याला कुठे न जपता पडते अंगचोरपणा नाही एवढंच यातनं लक्षात ठेवायचं ही शरीराच्या दृष्टीने जशी प्रणिपाताची स्थिती आहे तसाच वृत्तीने प्रणिपात केला पाहिजे कोणाला प्रणिपात करायचा अद्वै स्वरूपाला प्रणिपात करायचा वृत्तीने परमेश्वर आला म्हणजे श्रीगुरु स्वरूप आला म्हणजे स्वरूपामध्ये तुम्ही घ्या म्हणून महाराज म्हणतात बहिरंग पाया पडणं हे पाया पडणं नव्हे निवृत्तुपाय स्वानुभव भवन कथय वाघनिवृत्तीच्या उपायाचं स्वतःच्या अनुभवाने मावली हे कथन करतात तुम्ही आम्ही एकमेकांना कथन करतो ते आपल्या स्वानुभवाचा त्याच्याशी संबंध जोपर्यंत ज्ञाचा ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी असते नव्हे तर या त्रिपुटीहून विवर्जित स्वरूपस्थितीच्या दृष्टीने बोलायचं ठरलं तर ज्ञान व अज्ञान या त्रिपुटीला कारणीभूत असणारं जे अज्ञान अहमब्रस्मित्या कारक वृत्तीमध्ये जरी तरी अहमब्रिही तर महाराज वाघाधिकांची निवृत्ती होत नाही वाचा निवृत्ती तोपर्यंत होत नाही ज्यावेळी मन आणि वाणी याहून अगोचर स्थिती असते त्या मन मन तो तुझे मन भगवत स्वरूप स्वरूप स्वरूप है वगव्यवहार तो संपले तो मरता वाणी का व्यापार वग व्यापार संपला तरी सु मनोव्यापार संभवतो का मनोव्यापार ही तिथे संभवत नहीं मना लिख भगवत स्थिति भगवत स्वरूप स्त्रीगृ स्वरूप हे अगोचर असल्या कारणाने तिथे वाणीच्या बरोबर मनाचाही व्यापार संपलेला असतो म्हणून वाघव्यवहार आणि मनोव्यापार या दोन्हींचा जिथे उपराम होतो ज्ञान व तत्सापेक्षा अज्ञान किंवा अज्ञान व तत्सापेक्ष ज्ञान उभय व्यवहारांचा ज्यावेळी विनाश होतो या सर्व व्यवहाराहून अतीत अव्यवहार अशी जी दृंगमात्र स्थिती आहे त्या चिन्हमात्र स्वरूपाच्या ठिकाणी काहीही नसतं चिनात्र स्वरूप हेच भगवंताच म्हणजे आपल्या श्री गुरुंच मुख्य स्वरूप आहे पुढे जरी विचारील की तुमच्या गुरुंच स्वरूप काय गुरुंचे पाय कोणते गुरुंचे पाय हे वादव्यापार नाही जिथे ब्रह्मास्मित्या तारक वृत्ती ज्ञानातली वृत्ती नाही पण ज्ञान आहे म्हणजे गृंगात्र स्थिती आहे ते आमच्या श्रीगुरूंच सदैव सद्गृह पादार विनम तेच आमच्या श्रीगुरूंची चरणकमल आहे आमच्या त्या श्रीगुरु चरणकमलामध्ये स्वात्मत्वानं आत्मत्वानं अभेदानं त्यांना जाणणं म्हणजे त्या अभेदत्वाने स्थात त्या अभेदत्वाने चिरस्थिर होणं हेच त्यावेळेचं उचितत्व आहे हेच त्यावेळेचं औचित्य कारण त्या निर्वृत्तिक ब्रह्मस्थितीने अवस्थान हेच गुरूंच्या हेच ईश्वराच्या हे आपल्या इष्ट मित्र सखे सज्जनांच्या संतोषाला कारणीभूत असल्याकारणाने या औचित्या एन कर्मणा पंडितराज राजेश्वर शास्त्री या औचित्याची व्याख्या सांगत असताना असं म्हणत असत एन कर्मणा गुरु देव राज देवता इत्यादी सर्वांचा संतोष ज्याच्यामुळे होतो ज्या कर्माने होतो त्या औचित्य असं त्याप्रमाणे माझ्या श्री गुरूंचे हे चरण या चरणकमलांच्या ठिकाणी त्या चरणकमल रूपाने आत्मत्वाने सदाच तिथे स्थिर होणं हेच त्या वेळेच्या त्या नमनाचं औचित्य आहे कारण हेच त्या गुरूंच्या संतोषाला खरं कारण आहे आपल्याला वाटतं गुरूंचे जे सूर शरीराचे पाय ते चेपले की गुरुप्रसन्न त्यांची भांडी घासली की, की गुरुप्रसन्न संजयाच्या असले त्यांच्या लंगोट्या चाट्या घेतल्या की गुरु प्रसन्न मग ते प्रसन्न होणारे समजा करायचे गुणी गुरु असले तर ते त्या मानाचेच आहेत असं आपण समजा म्हणजे गुरु गुरुही त्या मानाचे शिष्य त्या बुद्धीत आहे असं आपण समजा इथे गुरूंचे चरण निराळे आणि गुरूंचा संतोष पण निराळा आहे इथे गुरूंचे चरण म्हणजे गुरूंचं जे स्वरूप आहे ते सर्व धर्मविवर्जित अत्यंत निर्विशेष स्वरूप हे त्या गुरूंचं स्वरूप किंवा हे त्यांचं स्वरूप असल्यामुळे हे त्यांचे पाय आहेत हे त्यांचे चरणकमल आहेत या चरणकमलामध्ये आत्मत्वानं अभिन्नत्वानं आपण स्थिर होणं वृत्ती पूर्ण चिरस्थिर करून ते आता पुन्हा वृत्ती वृत्ती रूपाने उदयाला यायला कुठलाही शेष अविद्यालेश शिल्लक न राहणं हेच त्या गुरुंना अभिन्नत्वानं नमन करणं हे त्यांना पाया पडणं आहे आणि त्या पाया पडण्याने गुरु ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात अशा प्रकारे मी माझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आणि वृत्तीशेष न ठेवता त्या गुरूंच्या ठिकाणी मी राहणं त्या गुरूंच्या रूपाने संतोष रूपाने आनंद स्थिती आनंदाद्वय स्थितीने प्राप्त होणं हाच श्रीगुरूंचा प्रसाद आनंद आविष्कार म्हणजे आनंदाची स्थिती आता इथे आविष्कार सुद्धा घ्यायचा नाही त्याचं कारण ज्यावेळी साधक दशा असते त्यावेळी सत्वगुणामध्ये आविष्कार होतो तो सात्विक आनंद आणि जीवनमुक्त स्थिती असते त्यावेळी जो त्याला एक विलक्षण आनंद होतो तो आनंद म्हणजे जीवनमुक्त दशा आहे आता हे जीवनमुक्त दशा की वृत्तीमध्ये आनंदाचा आविष्कार होतो तोही आविष्कार आता संपलेला आहे आता आनंदाचा आता नाही आनंद स्थिती आहे अशी आनंद स्थिती उर्वरित राहणं एकनिष्ठेनं याच भेदरहित सर्व भेद विवर्जित गुरुस्वरूपाच्या ठिकाणी एकनिष्ठेने राहणे हाच त्या श्री गुरूंचा प्रसाद आहे त्या प्रसादाला प्राप्त होऊन तद्रूपाने स्थिर राहणं असणं आता भिन्न रूपाने म्हणायचं नाही तद्रूपानं राहणं तदरूपाने अवस्था असणं हीच त्या श्री गुरूंची आणि द्वंद्व विवर्जित अशी की ज्याच्यामध्ये अज्ञान व तत्कार्यवृत्ती इत्यादीचा अत्यंत अभाव आहे अशा ठिकाणी राहणं रम्य समाधानाला प्राप्त होणं हीच त्या श्रीगुरूंची शरणागती आहे हे त्या रम्य समाधानामध्ये सदाच विरघळून जाणं हे त्यांचं पाया पडणं अशा त्या श्रीगुरूंना पाया पडून आणि अशा नुना अशा स्वरूपाला अशा चरण कमलाला अशा पद्धति ने पाया पड़ना मजे श्रीगुरु स्वरूप आणि मी व माझी वृत्ती अशा रूपाने सुद्धा व्यवहार तिथे संभवणार नाही अशा अद्वय ब्रह्मस्थितीने उर्वरित राहण हेच गुरुंच पाया पडण फिटे पूर्वी म्हणत होते पूर्ण तरी ऋण न फिटे ऋण शेष राहतो आता सांगायचं या स्थितीने अवस्थान असणं अधिष्ठान मात्रा अवशेष कु वाद काय जसं तिथे म्हटलंय तसं आता इथे लक्षात ठेवा अधिष्ठान मात्रा अवशेष असंच पूर्ण पाया पडल्या असं म्हणतात आणि अशा पाया पडण्याने मी या सदाचा मुक्त झालो ऋणमुक्ती मला आता लाभली असं स्वानुभवाने ज्ञानेश्वर महाराज या शेवटच्या ओढीत सांगतात मी श्रीगुरूंच्या पायापूर्वी आणि अशा गुरुवंदनाचा गुरुवंदना म्हणजे आपण ज्याला गुरुवंदन म्हणतो ते गुरुवंदन घेऊ नका पंचारती लावली होती म्हणले आम्ही गुरुना आणि ती पंचारती ना सहा तुळ्याची आमची म्हणली होती की हे केली होती किंवा सहा किलोची केली होती करायचे काय सहा किलोचे असून तर साठ किलोचे असून अरे साठ किलोच्या चांदीच्या आरतीने आरती, आरती केल्यानंतर जे गुरु संतुष्ट होत असतील ते गुरु कसले आणि कस तो शिष्य कसला हे करू नका असं माझं म्हणणं नाही तुम्हाला भेटलं तर तुम्ही करा त्या गुरुंच तुमचं जर प्रारब्ध असलं तर तुम्ही करा लागेल आता माणसं तुम्हाला उलट सांगू की हेही करायला जे तयार होत नाही तात्या म्हणत असं ते चमड्यावर जमडी बचावणेवाले आहे ते हेही करू शकत नाही त्या म्हणून बरं ठीक आहे पण ते गुरु नव्हे तो शिष्य नव्हे तो गुरु तो शिष्य ते गुरुंच स्वरूप ते त्यांचं पाया पडणं आरती आपल्या पंचप्राणांच्या आरतीचं स्वरूप आहे तुम्हाला पंच था था आरती लावायच्या आरती लावा का पंचप्राण पंच तुमचे त्या भगवत स्वरूपाच्या था ठिकाणी सदाच विलीन करा जमते का बघा हम्म आपापले गुरु स्वर्ण करणारे असूनही त्यांना या स्थितीची प्राप्ती घडली तसे म्हणेल बाबा आम्ही आमच्या गुरुला पुष्कळ अशा पाया पडलोय आम्हाला काही हेच आपली काय म्हणताय ते बरं या स्थितीची प्राप्ती घडली नसेल तर किंवा घडणार नाही तर त्याने श्रीगुरूचे यथार्थ स्वरूप झालेच नाही असं त्याचं थोडक्यात म्हणणं त्याने आपल्या गुरुंचा यथार्थ स्वरूपाना ओळखले ना मग एक धनात ठेवा कधीतरी असा खरा जो गुरु आहे तो कधीतरी असं नक्की सांगेल किंवा सांगावं त्याने माझं हेच खरं स्वरूप आहे बरं हे हाडा मासाच जे माझं म्हण आहे या मढ्याला तू मला भजू नको हे मढ मढ आहे किमती कधी झालं तरी माझं खरं स्वरूप ते आहे असं कधीतरी गुरुने सांगितलं पाहिजे शिष्याला असं कधीतरी सांगितलं पाहिजे अरे माझं ते स्वरूप आहे नव्हे मला अजून करायचं म्हणजे तू त्या स्वरूपानं राहणं हे खरं माझं वंधन आहे तुला वंदनच करायचंय तर त्या पद्धतीने तू कधीतरी वंदन करण्याची गरज आहे असं एकदा तरी आयुष्यात एकदा तरी गुरुने शिष्याला सांगण्याची गरज आहे तेच खरे गुरु शिष्य आहेत असं समजा सदा सदा सांगा असं माझं म्हणणं नाही एकदाच सांगा आणि हे घडायचं तेव्हा एकदाच घडायचं व करून घेण हे कर्तव्य आहे नमस्कार करा श्री गुरु चरणांच्या पाया पडा याचा अर्थ तुमचे प्राण तुमच्या वृत्ती तुमच्या सर्व मुक्ती वृत्ती भक्तिवृत्ती असो ती वृत्ती तुमची व्यवहार वृत्ती असो तुमची ती वृत्ती ज्ञान वृत्ती असो तुमची वृत्ती ती आणखीन कोणत्या स्वरूपाची असो सर्व वृत्तींच्या सह तुम्ही त्या स्वरूपामध्ये ब्रह्म स्वरूपामध्ये सदाच विलीन होणं हे त्यांच्या स्वरूपाच्या पाया पडण हे त्यांच्या चरणारविंदांना केलेलं खरं वंदन आहे अशा वंदनाने ही स्थिती प्राप्त होईल अशा वंदनाने ऋणमुक्ती लाभेल एरवी तुम्हाला ऋणमुक्ती लाभणार ऋणमुक्ती ही सदाचित तुमच्या रूपात कोणत्या ना कोणत्या रूपाने ते राहीलच विचार करा की अनंत श्रवणादी साधनांच्या प्रयत्नाने अतिशय कष्टाने अब्रह्मा निर्माण होते तो वृत्ती रूप तो ज्ञानरूप भाही जिथे बंध ठरतो तेही एक प्रकारच वाचा ठरतं तिथेही जर ऋणमुक्ती मिळत नाही तर मग त्याच्या खानी ऋणमुक्ती मिळेल अशी कल्पना कशी करा तर त्याच्या मागे येण्याने ऋणमुक्ती होईल असं कधीही समजू नका असं समजण्यात कुठेही तात्पर्य नाही कुठेही असा आतापर्यंत दाखला नाही ना। व्यवहाराची संगती एखाद्या जीवनमुक्त पुरुषाविषयी तिराईत एका जीवनमुक्त पुरुषांनी लागल्याची कुठे आढळत आली तरी ती अपवाद आहे तो नियम नव्हे नियम हा आहे आता आपल्याला मी सांगतोय की अमब्रह्माक वृत्ती रूप ज्ञान हाही एक प्रकारचा बंध आहे याच्या मागे जाण्यामध्ये कुठेही ऋणमुक्ती मिळणार नाही याच्या पुढेच गेलं पाहिजे याच्या पुढे जाणं म्हणजे हे वृत्ती त्या परमात्मा स्वरूपात त्या ठिकाणी कदाचित आपापले पुरुष वंदन करणारे असूनही त्याची घडली नसेल किंवा घडणार नाही तर त्याने शिवचे यथार्थ स्वरूप आणलेच नाही वंदन करण्याची हातवटी माहित नाही असे वंदन करण्याची ती हातवटी आहे आणि वंदन करून हे प्रकरण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आणि संपवलेलं आहे इतकंच नव्हे तर या रूपाने या प्रकरणाचा उपसंहार श्री ज्ञानेश्वर महाराज करतात मनोनी परापश्यंती मध्यमाहन भारती या विस्तरियाला ज्ञानी अज्ञानीची जीवाणी ज्ञानप्रधान आहे जीवाणी मनोगम्य आहे जीवाणी बुद्धिगम्य आहे आणि जीवाणी श्रवणेंद्रियगम्य आहे अशा प्रकारच्या चतुर्विधवाणींचा कारण परावाणी ही ज्ञानरूप आहे परापश्यंतीवाणी ही मनोगम्य आहे मध्यमावाणी ही बुद्धिगम्य आहे वैकरी वाणी ही श्रवणेंद्रिय गम्य आहे या चतुर्विध वाणींचा पूर्णत्रेने विनाश होऊन वाणी स्वतः निवृत्त होऊन कारण या वाणींना अविशेष स्वरूपाचा तो परमात्मा असल्या या सर्व सर्व वाणी निवृत्त होऊन निस्तरली झाल्या इतकच नवीन तर या वाणी अहम ब्रह्मास्मित्या कारक रूप ज्ञानरूपाने अवतरल्या अभिव्यक्त झाल्या तर अज्ञानही निवृत्त झालं पाहिजे आणि या वाणीमधून ज्या ज्ञानरूपाने वृत्ती शिल्लक राहिली ती वृत्तीही निवृत्त झाली पाहिजे याचं नाव आहे जुनीच्या ऋणातून मी पूर्णमुक्त ऋणही निवृत्त झालं आणि ऋणशेष तेही नवृत्त झालं म्हणजे ऋणमुक्ती या शब्दाचा अर्थ ऋण व ऋणशेष विवर्जित होण याच नाव ऋणमुक्ती होतीच्या सुटल्या वाचून वास्तविक कल्याण नाही वास्तविक कल्याण म्हणून त्याला म्हणतात ते कल्याण घडत नाही आपलं कल्याण म्हणजे ठाणं भिवंडीच्या जवळच जे कल्याण झालं तर कल्याण नाही भिवंडी ते हे नव्हे करता परत म्हणजे ज्ञानरूपता मनोगम्यता बुद्धिगम्यता व श्रवणेच पाहिजे त्याने जर मुक्त झालं पाहिजे त्याच्याबद्दल काही तक्रारच नाही तर सामान्य अपरोक्ष लक्षात ठेवा ऋणशेष म्हणजे सामान्य अपरोक्ष ज्ञान दृढ अपरोक्ष आणि दृढ अप्रोक्षल की ती वृत्ती आपण जाईल उपायांची आवश्यकता नाही ते अप्रोक्ष ज्ञान आहे अब्रह्मा त्या कारण ती कोरे असं समजा आणि ती दृढ झाली की ती निवृत्त होते हो तेवढ्यासाठी सामान्य शब्द अ ब्रह्मास्मित्या कार ही निर्माण हो हे जर ती अदृढ असेल म्हणजे आपल्याला त्या भरशूच्या उदाहरणाप्रमाणे भरचूचा दृष्टांतून काय सांगितलंय भरशूचं अप्रोक्ष ज्ञान झालं होतं तरी त्या राजाची मनोवृत्ती मागच्या त्या असंभावनेनं मलिनं झाली होती त्याप्रमाणे कुठे संज्ञाने जर मालिन्य आलेला असेल अहम ब्रह्म स्वरूपात निवृत्त करून निवृत्त काही नसल्या कारणाने ती आपण होऊन निवृत्त होते तिला आता अन्य निवृत्तीची अपेक्षा नाही म्हणजे निवर्तकाची अपेक्षा नाही ते आपण होऊन निवृत्त होतो सुखानिवृत्त होते यालाच म्हणायचं काय स्वपरनिर्वाहत्व त्या वृत्तीला आहे सामान्य त्याने या वाणीचे रणातून मुक्त झाले पाहिजे त्याने पण या वाणीच्या ऋणातून मुक्त झाले पाहिजे म्हणजेच त्याला खरी ऋणमुक्ती लाभते एवढी ऋणमुक्ती लाभत नाही अशा पद्धतीने या श्रीगुरूंच्या यथार्थ स्वरूपाला पारमार्थिक स्वरूपाला श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराजांनी वंदन करून अर्थात या हातवटीने वंदन करून ऋणमुक्ती पूर्ण ऋणमुक्ती ज्याला म्हणतात ती त्याने प्राप्त केलेली आहे असा या तिसऱ्या प्रकरणाचा उपसमहार बत्तीसाव्या ओबीमध्ये ते न्या पाया पडून सोडविले असं म्हटलंय आणि पाया पडण्याचा खरा खुलासा या तेहतीसाव्या उभीत आहे पाया पडणं एवढाच शब्द तिथे मोठा त्या पाया पडणे मी त्या श्रीगुरुचरणा चरणारविधाला मी पाया पडून या ऋण वाचारणांचं जे शेष आहे ते ऋणशेष मी निवृत्त केलं त्या ऋणशेषाला हे मी शिल्लक ठेवलं नाही असं तिथे म्हटलं आणि पाया पडले पडणं म्हणजे काय तर चारही वाणी की ज्या वाणींचं मी आपल्याला स्वरूप सांगितलं की जी श्रवणेंद्रिय गम्य आहे जी बुद्धिगम्य आहे जी मनोगम्य आहे जी ज्ञानप्रधान आहे या परेसह वैखरी वाणी म्हणजे चारच्या चारही चार वाणी निवृत्त हो अज्ञान निवृत्त होणं हे तर ठीकच आहे यातनं तर मनुष्याने मुक्त झालं पाहिजे अज्ञानाच्या याच्यातनं निवृत्त होणे तर ठीकच आहे किंवा अज्ञानाने निवृत्त त्या वाचनाचं करणं हे तर ठीकच आहे पण या अज्ञान निवृत्तीनंतर वा या वाणीवरून ज्यावेळी अहम ब्रह्मास्मित्या कारूपाने उदयाला येतात त्या जोपर्यंत सामान्य रूपाने असतात अर्थात रूपाने म्हणजे रूपाने जोपर्यंत असतात तोपर्यंत ऋणशेष आहे असं तुम्ही समजा आणि महाराज शेवटी सांगतात ते ऋणशेष ही संपलं म्हणजे ज्ञानरूपी बंद तोही संपला म्हणजे ती वृत्ती अज्ञान निवृत्त करून आपण स्वतःही निवृत्त होते याचं नाव आहे खरी ऋणमुक्ती पूर्ण ऋणमुक्ती मला लाभली असा खुलासा या ओळीत केलेला आहे अस्तित्व अपरोक्ष आणि अदृढता म्हणजे सामान्यता असामान्य अपरोक्ष ज्ञान होण हीच त्या वाणीच्या ऋणाची शेष स्थिती आहे तेवृत्त होणं म्हणजेच ती वृत्ती आता अज्ञान निवृत्त करून जायच्या तयारी न होणं ती त्यावेळी खरी आपण होऊन निवृत्त होते hmm. दृढ वृत्ती निर्माण झाली म्हणजे ती आपण होऊन जाते ती राहत काम संपल्यानंतर शाणी माणसं जशी राहत नाही अगदी त्याच पद्धतीने आपलं काम संपलं म्हटलं आता काय करायचंय आता जास्त दिवस राहण्याचे विशेष महत्व नाही लोक मालकाने आता वृत्ती अज्ञान निवृत्त करून दृढ अपरोक्ष प्राप्त होते तेव्हा ती दृढ अपरोक्ष वृत्ती आपण होऊन आपणही तिला आता निवर्तक नको निवर्तक म्हटलं की पुन्हा त्याच नाव आहे बाकीचा विषय आपण आता उद्या वाटत चौथ्या प्रकरणाला प्रारंभ करण्यापूर्वी एक गोष्ट मागच्या तिसऱ्या प्रकरणात ध्यानात ठेवण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे आपल्याला असं वाटत की अहम ब्रह्मास्मित्या ही वृत्ती अप्रोक्ष ज्ञानरूप असून तिच्यानंतर त्या वृत्तीच्या अस्तित्वाला म्हणे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानबंध म्हणून म्हटलेलं आहे तेव्हा दोन शंका त्याच्यामध्ये निर्माण होतात की अप्रोक्ष ज्ञानानंतर याला बंध का म्हणायचं ही एक आणि दुसरी गोष्ट किंवा याला पूर्ण ऋण फिटत नाही किंवा हा वाचाशेष वाचा ऋणशेष आहे असं का म्हणायचं एक आणि खरोखरी ज्ञान हे जर स्वय पुढे असं मौलीने वारंवार वारंवार प्रतिपादन केलेलं आहे की अपसुका आपण होऊन वृत्तीज्ञानाची निवृत्ती होते असं जर म्हटलेलं आहे तर मग तो त्या म्हणण्याचा काय अर्थ आहे अशी माणसाच्या मनात शंका येणं संभव नाहीये तर त्याच थोडक्यात उत्तर असा आहे अस्तित्वामध्ये विपरीत बोध करून देऊन अमुकहम देह कानो हम इत्यादी विपरीत बोधामध्ये घेऊन जात असत आणि त्या <coughs> बोधाप्रमाणे आपले व्यवहार होतात पण या जन्मात किंवा पूर्वजन्मात दादा ने व पूर्वी लक्ष्मीधर कविनी अद्वैत्मकृंदा प्रारंभी हि गोष स्पष्ट के जन्मजन्मांतरा मधे के, जन्व के होम निष्काम उपासना इत्यादि काुष्ठान कर अंतकरणा शुद्धता स्थिरता इतक नवे तर विषय वैमुख्य रूप असलेल्या वैराग्याच्या बळावर निर्माण झालेली प्राण इंद्रिय इत्यादी क्रिया धारण करण्याची त्याच्यावर निग्रह करण्याची ज्याची शक्ती आहे असा धृतीभाव ज्याला निर्माण झालेला आहे त्या धृतिभावाने संपन्न असलेला इतकं नव्हे तर जो श्रोत्री आहे शास्त्रसंपन्न आहे ब्रम्हनिष्ठ आहे इतकंच नव्हे तर ज्याच्या चित्तामध्ये करुणा आहे दया आहे अशा लक्षण संपन्न असलेल्या शास्त्रीयला उपासना करून तर लोकिक व आतापर्यंतपरिपरित्याग करून श्रवण मननिधीध्यासन तत्व पदार्थ शोधन करून जाला जीव ब्रह्म इतक्या अपरोक्ष साक्षात्कार झालेला आहे पण काही प्रतिबंधामुळे त्याची नाव पण तिथे दिले तो प्रतिबंध कदाचित प्रारब्ध प्रतिबंध असेल कदाचित अपरितुषता या, या दोन प्रतिबंधाचा परिणाम असा की आनंदाची निष्पत्यूहरूपाने जी अभिव्यक्ती व्हायला हवी होती ती अभिव्यक्ती होत नाही मग तेथे हा प्रारब्ध प्रतिबंध समजा किंवा आता आपल्याला आरंभी सांगितल्याप्रमाणे असंभावनेचा प्रतिबंध समजा या उभय प्रतिबंधापैकी कोणता तरी एक वाभ प्रतिबंधामुळे जो असंतुष्ट किती अवस्थेपर्यंत पोचलाय ते बघा ता म्हणत असत की वाचा ऋण जर फिटलं नाही पूर्ण ऋण जर फिटलं नाही तर तो माणूस पांडित्य करीत शाब्दिक छल करीत शब्द निष्णात होईल केवळ एवढंच घडेल या व्यतिरिक्त दुसरं घडणार नाही म्हणजे त्याला आत्मसुख होणार नाही असे तात्यांचा वाक्य आहे कितीही मनुष्य आणि सांगना असला अगदी आता सांगितलेल्या वृत्तीपर्यंत जर पोहोचलेला असंडित्योकांच्याकडून हार पुरे घालायला मिळणं इतकं नव्हे तर त्याच्या संबंधाने काही संपत्तीचा लाभ होणं एक अभ्योदयामध्ये उत्कर्षामध्ये प्राप्त होणं या जरी गोष्टी सर्वच्या सर्व प्राप्त झाल्या तरी से तो खूप बनी अंधर के बाप जा, बात तो जाने. राम, जानी राम जानी जाने म्हणण्यापेक्षा राम जाणे नेतर तर रामाचा भाऊ लक्ष्मण जाणे नेतर तर लक्ष्मणपुरीतला राम जाणे ते काही सांगता येत नाही पण अशी स्थिती त्याची होते त्याचं कारण तो अंतरात असंतुष्ट असतो त्याला आत्मसुख होत नाही जीव परमात्म्याच्या मिळणीमध्ये ऐक्यामध्ये होणार जे सुख त्या सुखाची अभिव्यक्ती त्याला होत नाही म्हणजे तो असंतुष्ट असतो अशाच्या ठिकाणी असणारी जी अहम ब्रह्मास्मित्या कारती ती जर ती तिथे शिल्लक असेल अदृढ रूपाने असेल ती जर कोवळी असेल ती जर सामान्य स्वरूपाची असेल तर तो, तो बंध आहे ती जर यथार्थ रूपाची होईल विशेष रूपाने जर होईल ती वृत्ती जर खरोखरीच प्रामाणिक रूपाची होईल ती वृत्ती जर परिपक्व दशेला येईल तर मग मात्र अज्ञान निवृत्तीपूर्वक स्वतः कोणाचीही अपेक्षा न बाळगता निवृत्त होईल तिला वेगळी निवृत्ती करण्याची गरज नाही <coughs> आता मात्र तिला अज्ञानाच्या निवृत्तीपूर्वक स्वच्या निवृत्तीमध्ये स्वपरनिर्वाहत्व आहे असं आपण समजा <coughs> त्याच एकच कारण याही प्रकरणामध्ये महाराजने अशी उदाहरण दिलेली आहेत त्यातलं एक मुख्य ध्यान ठेवायचं कि वृत्ती निवर्त्य नसल्या कारणाने पतो वन्ही स्वयमेवोपशाम्य सरपण जिथे नाही गवत जिथे नाही जळावू पदार्थ नाही पेटवण ज्याला म्हणतात ते जिथे शिल्लक राहिलं नाही इंधन वा इंधनत्व कितीही सूक्ष्म रूपाचं असो ते जोपर्यंत आहे तोपर्यंत अग्नि राहणार आहे इंधनत्व एकदा संपलं मग जिथे इंधनत्व नाही तिथे अग्नि कधीही राहत नाही तो, तो आपण होऊन जातो त्याप्रमाणे हा ज्ञानाग्न अज्ञान निवृत्त झाल्यानंतर म्हणजे त्याच निवृत्त करण्याचं वास्तविक हे इंधन आहे ते इंधन एकदा संपलं म्हणजे ती वृत्ती आपवृत्त होते त्याच्या निवृत्तीसाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही कित्येक लोक आज वा पूर्वीही अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्तीचं वर्णन करण्याच्या पोटी वा सोहम महत्त्व सांगण्याच्या पोटी याच वृत्तीवर माणसाने आरोढ राहावं सातत्याने असावं असं सांगून कदाचित अपरोक्ष ज्ञान हे जर अदृढ स्वरूपाचं असेल त्याच्यासाठी हे सांगणं जरी घोषणास्पद असेल तरी सुद्धा काल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्या गुरुने त्या शिष्याला अशी गोष्ट सांगण्याची आवश्यकता आहे की आवृत्ती ही असेशात ही गोष्ट जरी खरी असली तरी ही वृत्ती निवृत्त झाली पाहिजे हो बाळ असं त्याला कधीतरी सुचवण्याची आवश्यकता आहे सत्य दर्शन घडवणं हेच मुख्य गुरूंच काम असल्या कारणाने गुरुनी या सत्य दर्शनापासून त्या शिष्याला कधी वंचित करतात